पुस्तक सरोदय लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले सत्याची मुळे माणूस अनेक चुका करत असतो परंतु माणसाच्या परस्पराविषयीच्या भावना प्रेम सहानुभूती यांचा विचार न करता माणसाला एखादे यंत्र समजून जेव्हा त्याच्या वर्तणुकीचे नियम तयार करण्यात येतात तेव्हा माणूस सगळ्यात मोठी चूक करतो अशा प्रकारची चूक करणे माणसाकरता अशोभनीय असते अशाच प्रकारे माणसाने केलेल्या इतर चुकांकडे पाहताना असा भास होऊ शकतो की त्या चुका नाहीत तेच बरोबर आहे हीच गोष्ट लौकिक नियमांनाही लागू होते लौकिक नियम तयार करणारे सांगतात की परस्परांबद्दलच्या भावना आणि प्रेम या आकस्मिक गोष्टी आहेत त्यांच्यामुळे सर्वसाधारण स्वभाव असलेल्या माणसाच्या मार्गात अडचण निर्माण होतो परंतु लोभ आणि पुढे जाण्याची इच्छा या गोष्टी कायम राहणार असल्यामुळे परस्परांबद्दलच्या भावना आणि प्रेम यासारख्या आकस्मिक गोष्टी दूर ठेवून माणसाला केवळ पैसा गोळा करणारे यंत्र समजले पाहिजे व कशा प्रकारच्या श्रमाने आणि देवघेवीने माणूस जास्तीत जास्त पैसा गोळा करू शकेल एवढाच विचार आपण केला पाहिजे अशा प्रकारच्या विचारांच्या आधारे आपण व्यवहाराविषयीची आपली धोरणे आखली पाहिजे अशा विचारांवर आधारित धोरण आखल्यानंतर परस्परांची इच्छा असेपर्यंत परस्परांच्या भावभावनांचा उपयोग करून आपण सामाजिक व्यवहार करू शकतो परस्परांविषयीच्या भावनेचा जोर देवघेवीच्या नियमासारखा असता तर वरील युक्तिवाद बरोबर आहे असे म्हणता आले असते माणसाच्या भावना त्याच्या अंतरीचे बळ असतात देवघेवीचा नियम हा सामाजिक नियम आहे यामुळे या, या दोघांचा प्रकार एक नाही एक गोष्ट एका विशिष्ट दिशेने जात असेल आणि तिला एका बाजूने एक निश्चित जोर लागत असेल व दुसऱ्या बाजूने आकस्मिक जोर लागत असेल तर आपण आधी स्थायी जोराचा अंदाज घेऊ आणि नंतर आकस्मिक जोराचा आपण असे करू शकतो कारण स्थायी आणि आकस्मिक जोर एकाच जातीचे असतात परंतु मानवी व्यवहारात देवघेवीच्या अचूक नियमांचा जोर आणि परस्परांच्या भावनांचा जोर हे वेगवेगळ्या जातीचे असतात भावना माणसाला वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या पद्धतीनं प्रभावित करत असतात त्यामुळे माणसाचे स्वरूपच बदलून जाते वस्तूवरील विशिष्ट जोराच्या परिणामाची वेगवेगळ्या जोराच्या परिणामांशी तुलना करून आपल्याला वेगवेगळ्या जोरांचा हिशेब जसा लावता येऊ शकतो तसा माणसाच्या भावभावनांचा हिशेब देवघेवीच्या नियमांच्या आधाराने करता येत नाहीत माणसाच्या भावनांच्या प्रवाहाचा हिशोब दक्षघरेदी विक्री अथवा मागणी आणि पुरवठा यांच्या ज्ञानान करता येत नाही सामाजिक विज्ञानाचे निष्कर्ष चुकीचे असतात असे मांडण्याच काही कारण नाही माणसाच्या शरीरात केवळ मांस आहे हाड़ नाहीत असे गृहीत धरून एखादा व्यायाम शिक्षक निष्कर्ष करत असल तर त निष्कर्ष जरी वरीद असलामांसाच्या माणसाला लागू पडणार नाहीत त्याचप्रमाणे माणसाला भावना नाहीत असे गृहीत धरून करण्यात आलेले सामाजिक विज्ञानाचे निष्कर्ष वैद असले तरी ते भावना असलेल्या माणसाला लागू पडू शकत नाहीत समजावरील व्यायाम शिक्षक म्हणू लागला की हाडे नसलेल्या माणसाच्या मांसाचा चेंडू बनवता येऊ शकतो ते मांस दाबून सपाट करता येते आणि मग त्यांची लांब दोरी तयार करता येते व त्यानंतर त्यात हाडे टाकता येतील तर त्यात काय चूक आहे असे म्हणणाऱ्या माणसाला आपण मूर्ख म्हणू कारण हाडे आणि मांस वेगळे गृहित धरून व्यायामाचे नियम तयार करता येऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे प्रचलित विज्ञानाचे नियम माणसाच्या भावना विचारात न घेता तयार करण्यात आले तर त्यांचा उपयोग नसतो ते काहीही असले तरी सामाजिक व्यवहार कसा असावा हे सांगणारे आजचे शास्त्रज्ञ वर सांगितलेल्या व्यायाम शिक्षकासारखेच आहेत त्यांच्या हिशेबाप्रमाणे माणूस केवळ शरीर आहे व असे गृहीत धरून त्यांनी मानवविज्ञानाचे नियम बनवले आहेत त्याला जीव आहे हे त्यांना माहीत असते परंतु तेही गोष्ट विचारात घेत नाहीत जीव आत्मा असलेल्या माणसाला वरील गृहितकांवरून काढलेले निष्कर्ष कसे लागू होतील अर्थशास्त्र हे शास्त्रच नाही ते निरुपयोगी शास्त्र आहे जेव्हा संपवतो हो, तेव्हा ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसू शकते तेव्हा मालक एक विचार करतो नोकर दुसरा इथे देवघिजे नियम लागू पडू शकत नाही अशावेळी देवघिजे नियम आपण लागू करू शकत नाही नोकर आणि मालकाचे स्वार्थ एकच आहेत हे व्यर्थ युक्तिवादाच्या आधारे सिद्ध करण्याचा माणूस प्रयत्न करत असतो परंतु या याबाबतीत तो काहीही करू शकत नाही सत्य हे आहे की या याठिकाणी दोघांचेही लौकिक स्वार्थ आर्थिक स्वार्थ जरी एक नसले तरी ते परस्परांच्या विरोधात असण्याची गरज नाही एका घरात अन्न कमी असल्यामुळे लोक भुकेने मरत असतील घरात आई आणि तिचा मुलगा असेल दोघांनाही भूक लागली असेल व घरात भाकरीचा एकच तुकडा असेल त्यामुळे खाण्याच्या दृष्टीने दोघांचेही स्वार्थ परस्परविरोधी होतील आई खाईल तर मुलगा उपाशी राहील आणि मुलगा खाईल तर आई उपाशी राहील तरीही आई आणि मुलांमध्ये कोणताही विरोध नसतो आई ताकदवान आहे म्हणून ती भाकरीचा तो तुकडा खाऊन टाकत नाही माणसाच्या परस्पर संबंध नाही हीच गोष्ट लागू होते हे आपण समजून घेतले पाहिजे थोडा वेळ आपण असे गृहीत धरूया की पशु आणि माणूस यांच्यामध्ये नीती मुलांच्या दृष्टीन फरक नाही आणि आपणही पश्प्रमाणे आपापल्या स्वार्थाकरता भांडलेच पाहिजे तरीही मालक आणि नोकऱ्यांमध्ये कायम अंतर राहील की राहणार नाही यासंबंधी आपण नक्की नियम सांगू शकत नाही परिस्थितीप्रमाणे मजुरीच्या दरात फरक पडतो चांगले काम होण्यात आणि पूर्ण किंमत मिळण्यात दोघांचाही स्वार्थ असतो परंतु नफ्याच्या दृष्टीने पाहिले तर एकाच्या लाभामुळे दुसऱ्याची हानी होते असे दिसू शकते नोकर आजारी आणि अस्वस्थ राहील इतका कमी पगार दिला तर मालकाच्या स्वार्थाची परिपूर्ती होणार नाही तसेच अतिशय जास्त पगार मागणे मजुरांकरताही हितावह नसते नफा कमी झाल्यामुळे मालकाजवळ कारखाना दुरुस्त करण्याकरता पैसे शिल्लक राहिले नाही तर नोकऱ्याला पूर्ण पगारता सोडाच पण पगारस मिळू शकणार नाही यामुळे आपण लक्षात ठेवले पाहिजे की देवघेवीच्या नियमांच्या आधारावर कोणत्याही शस्त्राची निर्मिती करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे ईश्वर नियमच असा आहे की पैशाच्या हानीदाबाच्या आधारावर माणसाने व्यवहार करू नये तर न्यायाच्या आधारावर व्यवहार केला पाहिजे त्यामुळे माणसाने नीतीने म्हणा किंवा अनितीने कसेही करून आपले काम करण्याचा प्रयत्न सोडून दिला पाहिजे आपल्या वर्तनाचे अखेरीस कोणते परिणाम होतील याचे भाकीत कोणतेही माणूस करू शकत नाही परंतु कोणते काम न्याय आहे आणि कोणते अन्याय हे तर माणसाला कळू शकतेच यामुळे आपण एवढे नक्कीच सांगू शकतो की आपण नीती मार्गाने चाललो तर त्याचे परिणाम नक्कीच हितावह होतील परंतु परिणाम कोणते होतील वा कशाप्रकारे होतील हे आपण सांगू शकत नाही नीतीनियमांमध्ये परस्परांच्या प्रेमाच्या भावनेचाही समावेश असावा आणि ती भावना मालक नोकर यांच्या संबंधाचा आधार असावी नोकऱ्याकडून शक्य तेवढे जास्त काम करून घ्यावे नोकऱ्याला थोडासाही विसावा घेऊ देऊ नये नोकऱ्याला कमीत कमी पगार द्यावा देह आणि प्राण एकत्र ठेवता येतील एवढेच त्याला खाऊ घालावे अशी मालकाची इच्छा असते असे आपण गृहित धरले आहे काही लोक म्हणतील की असे केल्यामुळे मालक कोणताही अन्याय करत नाही किती काम करायची याबद्दल मालकाने नोकराशी आधीच करार केलेला असतो दुसरीकडे जास्त पगार मिळत असेल तर नोकऱ्याला तिकडे नोकरी करण्याचीही सूट असते आणि देऊघेऊचे नियम सांगणारे अर्थशास्त्र आपल्याला सांगते की शक्य तेवढे अधिक काम कमीत कमी पैशात करून घेतल्यामुळे मालकाचा फायदा होतो संपूर्ण समाजाचा फायदा होतो आणि अखेरीस नोकराचाही फायदा होतो परंतु विचार करता आपल्या लक्षात येते की ही गोष्ट बरोबर नाही नोकर जर एखाद्या यंत्राच्या साच्यासारखा असेल आणि ते चालवण्याकरता विशिष्ट प्रकारच्या जोराची आवश्यकता असेल तर हा हिशोब लागू पडतो पण इथे तर नोकऱ्याला संचालित करणारी शक्ती त्याचा आत्मा आहे आणि आत्मेची शक्ती अर्थशास्त्रज्ञाच्या सर्व नियमांची उलतापालत करून टाकते व त्यांना खोटे ठरवत माणुसरुपी यंत्रात पैसा रुपी कोळसा भरून जास्तीत जास्त काम करून घेता येऊ शकत नाही त्याच्याकडून चांगले काम तेव्हाच करून घेता येऊ शकते जेव्हा त्याच्या भावना त्यात गुंजलेल्या असतात मालक नोकराच्या संबंधाची गाठ पैशाने नाही तर प्रेमाच्या धाग्याने बांधावी लागत साधारणपणी हुशार आणि उत्साही मालकाच्या दडपणामुळे नोकर अधिक काम करतो आणि ज्याचा मालक आयुष्य आणि दुबळा असस्त्याचा नोकर नजर भरण्या काम करत नाही असे होऊ शकत परंतु खरे पाहता सारखे हुशार असलेले दोन मालक घेतले तर नोकऱ्याविषयी जिवाळा असणाऱ्या मालकाचा नोकर भावनाशून्य मालकाच्या नोकरापेक्षा जास्त काम करील कोणी म्हणेल की हा नियम बरोबर नाही प्रेम आणि उपकाराचा मोबदला अनेकदा उलटाच मिळतो अशा माणसाचे नोकर डोक्यावर बसतात परंतु हा युक्तिवाद योग्य नाही प्रेमाच्या बदल्यात बेफिक्रीने वागणाऱ्या होणाऱ्या नोकऱ्याशी पूर्वी कोणी कठोर को व्यवहार केलेला असावा त्यामुळे त्याच्या मनात कटुता भरून आता तो नवीन मालकाचा द्वेष करू लागला असावा उदार मनाच्या जो नोकर अप्रामाणिकपणे वागतो तो नोकर अन्यायी मालकाचे सुद्धा नुकसान करत असतो अशा प्रकारे दरवेळी प्रत्येक माणसाशी परोपकाराच्या भावनेने वर्तन करण्याचा परिणाम चांगलाच होत असतो इथे आपण भावनेचा एक प्रकारची शक्ती म्हणूनच विचार केला आहे प्रेम इतकी श्रेष्ठ शक्ती आहे की तिचा उपयोग ही एक वेगळीच गोष्ट असते तिचा आपण इथे विचार करत नाही आपल्याला इथे इतकेच दाखवायचे आहे की अर्थशास्त्राच्या सर्वसामान्य नियमांकडे आपण समग्र दृष्टीने पाहिले तर ते प्रेम भावना सहानुभूती यांची शक्ती वाया घालवतात एवढेच नाही भावना ही एक वेगळ्याच प्रकारची शक्ती असल्यामुळे अर्थशास्त्राचे नियम तिला लागू होऊ शकत नाही हे नियम उसलून बाजूला ठेवल्यानंतरच ही शक्ती टिकू शकते मालक जर वजनमापाचा हिशेब ठेवत असेल आणि मोबदल्याच्या आशेने प्रेम दाखवत असेल तर त्याच्या पदरी निराशा पडण्याचाच संभव अधिक असतो प्रेम प्रेमा केले पाहिजे मोबदला तर न मागताच मिळत असतो असे म्हणतात की जो स्वतःचा जीव द्यायला तयार असतो तो, तो वास्तो, आणि जो जीव राखून ठेवण्याचा प्रयत्न करतो तो मरतो सेना आणि सेनापतीचे उदाहरण घेऊया जो सेनापती अर्थशास्त्राच्या नियमानुसार आपल्या सैन्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करील तो त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेऊ शकणार नाही जो सेनापती आपल्या सैनिकांशी घनिष्ठ संबंध ठेवतो हो त्यांच्याशी प्रेमाने वागतो त्यांच्या फायद्याने खुश होतो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो त्यांचे रक्षण करतो थोडक्यात सांगावयाचे तर जो त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवतो तो त्या सैनिकांकडून कठीणाहून कठीण काम करून घेऊ शकत असल्याची अनेक उदाहरणे आहेत ऐतिहासिक उदाहरणांमध्येही आपण पाहतो की जिथे सैनिकांचे आपल्या सेनापतीवर प्रेम नसते तिथे युद्धात फार जय मिळतो सैनिक आणि सेनापती यांच्यामधील खरी शक्ती ही प्रेमाची शक्ती असते हीच गोष्ट लुटारुंच्या टोळीतही आढळते डाकूंची टोळीही आपल्या सरदारावर पूर्ण प्रेम करत असते परंतु गिरणी आणि कारखान्यांच्या मालक मजुरांमध्ये आपल्याला ही गोष्ट कमी दिसून येते याचे एक कारण असे आहे की अशा प्रकारच्या कारखान्यांमध्ये मजुरांच्या मजुरीचा आधार देवघेव नफा नुकसान हे असतात यामुळे मालक आणि मजुरांमध्ये प्रेमाऐवजी धुरावा सहानुभूती ठिकाणी वितुष्ट प्रतिस्पर्धा या गोष्टी दिसून येतात अशा अवस्थेत आपल्याला दोन प्रश्नांचा विचार करावा लागतो पहिला प्रश्न आहे मागणी आणि मिळकत यांचा विचार न करता केल्याशिवाय मजुराचा पगार निश्चित करता येऊ शकतो का पूर्वीच्या काळी मालक नोकर वा सेनापती सैनिक यांच्यात ज्याप्रमाणे कायमस्वरूपाचे संबंध असायचे त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत कारखान्यातील नोकरांची संख्या कमी अधिक न करता कायम कशी कर ठेवता येईल हा दुसरा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नांचा विचार करूया आश्चर्याची गोष्ट ही आहे की कारखान्यातील मजुरांना एका विशिष्ट दराने पगार कसा मिळेल याचा उपाय शोधून काढण्याचा अर्थशास्त्रज्ञ प्रयत्न करत नाहीत त्या पदावर कसाही माणूस असला तरी त्याला ठराविक तोच पगार दिला जातो कमीत कमी पगार घेणाऱ्याला आपण धर्मगुरूच्या पदावर बसवत नाही डॉक्टर आणि वकिलांच्या बाबतीतही तोच नियम आहे वरील प्रकारच्या उदाहरणात आपण ठराविक मुंबईला देत असतो यावर कोणी विचार करू शकेल की चांगल्या आणि वाईट मजुराची मजुरी सारखीच असली पाहिजे काय सर्व डॉक्टरांचे आणि वकिलांचे शुल्क सारखेच असले तर ज्याप्रमाणे सर्व अशील अथवा केवळ चांगल्या डॉक्टरांकडे अथवा चांगल्या वकिलांकडेच जातील त्याचप्रमाणे सर्व मजुरांची मजुरी एकच असली तर प्रत्येकाला केवळ चांगल्या सुतारांनाच कामावर ठेवावेसे वाटेल चांगल्या कारागिराचीच खूणहीच असते की सर्वांना तोच कामा करता हवा असतो यामुळे स्वाभाविक आणि खऱ्या पगाराचे दर ठरलेले असले पाहिजे अडाणी माणूस कमी पगार घेऊन काम करत असेल तर तो, तो मालकाचे नुकसानच करत असतो व अखेरीस त्याचे परिणाम वाईटच होत असतात आता दुसऱ्या प्रश्नाचा विचार करूया व्यापार कसाही चालत असेल तर कारखान्यातील थी सुरुवातीला जितक्या माणसांना कामावर ठेवण्यात आले असेल तितक्या माणसांना अखेरपर्यंत कामावर ठेवलेच पाहिजे कामाची निश्चिती नसली तर कामगारांना जास्त पगार मागणे भाग पडते परंतु आपली नोकरी कायम आहे याची त्यांना खात्री पटली तर ते थोड्या कमी पगारात काम करतील यावरून स्पष्ट होते की जो मालक आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपातील नोकरी देतो त्याच्या अखेरीस फायदाच होतो अशा कारखान्यात फार मोठा नफा होऊ शकत नाही मालक फार मोठी जोखीम पत्करू शकत नाही फार मोठी स्पर्धा करू शकत नाही सैनिक सेनापती करता मरायला तयार होतो आणि सैनिकापेक्षा कामगाराच्या कामापेक्षा फार चांगल्या प्रतीचा आहे असे समजले जात नाही खरे सांगायचे तर शिपाईचे काम मारण्याचे नसते दुसऱ्याचे रक्षण करता, -करता स्वतः मरण्याचे असते जो शिपाई होतो तो आपले प्राण देशाच्या हाती सोपवतो हीच गोष्ट वकील डॉक्टर आणि धर्मगुरूंनाही लागू होते याचमुळे त्यांच्याकड आदराने पाहिले जाते वकिलाने जीव गेला तरी न्यायाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे किती संकट आले तरी वैद्याने आपल्या रुग्णावर उपचार केले पाहिजे आणि धर्मगुरुने काही झाले तरी आपल्या समुदायाला ज्ञान देऊन योग्य मार्गदर्शन केलेच पाहिजे वरील गोष्ट जर व्यवसायात होऊ शकते तर मग व्यापारात का होऊ शकत नाही व्यापाराचा अनिशिनित्य संबंध आहे असे समजण्याचे कारण काय विचार केला असता असे आढळ की व्यापाऱ्याला कायमच स्वार्थी मांडण्यात आले आहे व्यापाराचे काम जनतेकरता आवश्यक आहे परंतु त्याचा हेतु केवळ स्वतःचे घर भरण्याचाच असतो असे आपण समजतो व्यापाराला पटापट नफा कमवता यावा अशाच प्रकारे कायदेही तयार करण्यात येत असतात ग्राहकाने कमीत कमी पैश द्याचा प्रयत्न करायचा व व्यापाराने अधिकाधिक किंमत मागायची व घ्यायची अशीच पद्धती आह लोकांनी स्वतःच व्यापाऱ्याला ही सवय लावली आणि आता त्याच्या अप्रामाणिकमुळे त्याच्याकडे हिरदृष्ण पाहिले जाते ही प्रथा बदलण्याची गरज आहे व्यापाऱ्याने आपल्या स्वार्थाकरता काम केले पाहिजे पैसा कमवला पाहिजे असा नियम तर नाही अशा प्रकारच्या व्यापाऱ्याला आपण व्यापार म्हणणार नाही तर चोरी म्हणू ज्याप्रमाणे शिपाई सुखा करता स्वतःचे प्राण देतो त्याचप्रमाणे व्यापाऱ्याने जनतेच्या सुखाकरता पैसे कमावण्याची तयारी ठेवली पाहिजे प्रसंगी प्राणही दिले पाहिजे प्रत्येक राज्यात शिपायाचे काम जनतेचे रक्षण करण्याचे असते धर्मोपदेशकाचे काम जनतेला शिक्षित करण्याचे असते चिकित्सकाचे काम जनतेच्या स्वास्थ्याची काळजी घेण्याची असते वकिलाचे काम जनतेत न्यायाचा प्रचार करणाऱ्याचे असते आणि व्यापाराचे काम जनतेकरता आवश्यक साधनसामग्री जुळवण्याचे असते आणि या सर्वांचे कर्तव्य आपापले कर्तव्य पार पाडताना वेळ आली तर प्राणही देण्याचे असते पाठ फिरवण्याआधी शिपायाने आपल्या जागेवर ठाम उभे मृत्यूचा स्वीकार केला पाहिजे प्लेगच्या वेळी पळ काढण्याऐवजी चिकित्सकाने तिथेच राहून रोग्यांवर उपचार केला पाहिजे सत्याचे शिक्षण देत असताना लोक मारून टाकणार असले तरी धर्मोपदेशनाने असत्याऐवजी सत्याचाच उपदेश करत राहिले पाहिजे न्यायाकरता मरावे लागले तरीही वकिलाने न्यायनिवाडा होईल याकरता प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारे वरील व्यवसायामधील लोकांकरता मरण्याची वेळ कोणती याचा विचार व्यापारांनी आणि इतर सर्व लोकांनी केला पाहिजे जो माणूस वेळ आली की मरण्याकरता तयार होत नाही त्याला कसे जगावे हेही कळत नसते आपण पाहिले आहे की व्यापाराचे काम जनतेकरता आवश्यक साधनसामग्री जुळवण्याची आहे ज्याप्रमाणे धर्मोपदेशकाचे काम पगार घेणे नाही तर उपदेश करण्याचे आहे त्याचप्रमाणे व्यापाराचे काम संपत्ती गोळा करणे नसून साधन सामग्री जुळवण्याचे आहे धर्मोपदेशकाला भाकरी आणि व्यापाऱ्याला नफा तर मिळवूनच जातो परंतु दोघांपैकी एकाचेही काम पगारावर वा नफ्यावर नजर ठेवणे नाही पगार वा नफा मिळो अथवा न मिळो त्यांनी आपले काम आपले कर्तव्य करतच राहिले पाहिजे व्यापाराचे काम उत्तम माल तयार करणे आहे व जनतेला लाभ होईल अशा प्रकारे साधनसामुग्री जुळवण्याची आहे हा विचार बरोबर असेल तर व्यापाऱ्याला समाजात श्रेष्ठ स्थान मिळाले पाहिजे या कामात जे शेकडो वा हजारो कर्मचारी काम करत असतील त्यांचे रक्षण करणे व ते आजारी पडले तर औषध पाणी करणे हेही व्यापाराचे कर्तव्य आहे असे करण्याकरिता सहनशील चिकाटी सहानुभूती प्रेम यांची नितांत गरज असते वेगवेगळी कामे करत असताना इतरांप्रमाणेच व्यापाऱ्यावर प्रसंगी भरण्याची वेळ आली तरी त्याने आपले प्राण समर्पित केले पाहिजेत अशा व्यापाऱ्यांवर कितीही कठीण प्रसंग आला तरी ना तो निकृष्ट माल विकेल ना लोकांची फसवणूक करील तसे सोबत काम करणाऱ्यांबरोबरच तो अतिशय प्रेमाने वागेल मोठ्या कारखान्यात या प्रतिष्ठानात नोकरी करणाऱ्या तरुणांना अनेकदा घरदार सोडून दूरवर यावे लागते अशा वेळी मालकालाच त्याचे आईवडील व्हावे लागते मालक जर या बाबतीत बेफिकीर असला तर बिचाऱ्या नवयुवकांची परिस्थिती आईवडिलांशिवाय दयनीय होते यामुळे पदोपदी व्यापाराने स्वतःलाच प्रश्न करत राहिले पाहिजे की माझ्या मुलांशी मी जसे वर्तन करतो तसेच वर्तन या मुलांशी मी करतो की नाही जहाजाच्या कप्तानाच्या हाताखाली जे खलाशी असतात त्याचा मुलगाही असू शकतो सर्व खलाशांना मुलाप्रमाणे मांडणे कप्तानाचे कर्तव्य असते त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्यांमध्ये त्याचा मुलगा जरी असला तरी कामकाजासंबंधी तो आपल्या मुलाशी जसे वर्तन करतो तसेच वर्तन त्यांनी इतर कर्मचाऱ्यांशी सुद्धा केले पाहिजे यालाच खरे अर्थशास्त्र म्हणतात आणि जहाज संकटात सापडल्यानंतर कप्ताराने सर्वात शेवटी जाळजून उतरणे हे जसे कप्ताराचे कर्तव्य असते त्याचप्रमाणे दुष्काळासारख्या परिस्थितीत आपल्या माणसाचे सर्वात आधी रक्षण करणे हे व्यापाराचे कर्तव्य असते काही लोकांना अशा प्रकारचे विचार चित्र वाटू शकतात परंतु असे वाटते की या युगाचे वैशिष्ट्य नाविन्यप्रियता आहे विचार केल्यानंतर सर्वांना वाटेल की आता जी नीती सांगण्यात आली आहे तीच खरी नीती असू शकते ज्या समाजाला प्रगती करायची असेल त्या समाजात दुसऱ्या प्रकारची नीती उपयोगाची असूच शकत नाही इंग्रज जमात अजूनही कायम आह तिन्ही अर्थशास्त्राच्या नियमांचे अनुसरण केले म्हणून नवेतर तर त्यातील काही लोकांनी अर्थशास्त्राचे नियम तोडून वर सांगितलेल्या नैतिक नियमांचे पालन कल याच कारणामुळे ही नीती अजूनपर्यंत आपले अस्तित्व कायम टिकवून ठू शकली आह या नीती नियमांचा भंग कल्यामुळे कोणत्या प्रकारची हानी होती आणि कशाप्रकारे समाजाची प्रगती थांबवून त्याची घसरण होते याचा विचार आपण पुढे करणार आहोत सत्याच्या मुळाविषयी आम्ही आधीच सांगितले आह एखादा अर्थशास्त्रज्ञ याचे उत्तर काहीसे असेम सहानुभूती वगैरेम्ळे काही लाभ होऊ शकतात हे ठीकआ परंतु अर्थशास्त्रज्ञ अशा प्रकारचे लाभ हिशेबात धरत नसतात श्रीमंत होण्याचा उपाय का एवढ्याच गोष्टीचा ते विचार करत असतात हे शास्त्र चुकीच नसून अनुभवाच्या आधारावर हिद्धांत प्रभावी असल्याचे आढळून आल आह जे या शास्त्राप्रमाणे वर्तन करतात तिश्वितपणे श्रीमंत होतात आणि जे असे वर्तन करीत नाही कंगाळ होतात या याविरोधी युक्तिवाद व्यर्थ आहे पैसा कसा येतो आणि कसा जातो हे प्रत्येक अनुभवी व्यक्तीला माहित असते परंतु हे उत्तर बरोबर नाही व्यापारी रुपये कमावतात परंतु त्यांना काही कमाई केली की नाही आणि ती कमाई राष्ट्रहिताची आहे की नाही हे त्यांना माहीत नसते श्रीमंत या शब्दाचा अर्थही त्यांना कळत नसतो त्यांना हेही कळत नसते की जिथे श्रीमंत असतात तिथे गरीबही असते अपरिहार्य असते विशिष्ट नियमानुसार चालल्यामुळे सर्व लोक श्रीमंत होऊ शकतात असे समजण्याची चूक त्यांनी कितीतरी वेळा केलेली आहे खरे सांगायचे तर श्रीमंत ही गोष्ट विहिरीतील रहाटासारखी आहे एक रिकामा झाल्यानंतर दुसरा भरतो तुमच्याजवळ एक रुपये असेल तर त्याचा अधिकार ज्याच्याजवळ ज़़ एक रुपया नसतो त्याच्यावर चालतो जर तुमच्यासमोरील माणसाला वा तुमच्या बाजूच्या माणसाला त्या रुपयाची गरज नसेल तर त्या रुपयाला काहीही किंमत राहणार नाही तुमच्या शिजाऱ्याला रुपयाची किती गरज आहे यावर तुमच्या रुपयाची शक्ती अवलंबून आहे जिथे गरिबी असते तिथे श्रीमंतीचे चालू शकते याचा अर्थ असा होतो की एका माणसाला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याला आपल्या शरीराला गरीब ठेवावे लागते सामाजिक अर्थशास्त्राचा अर्थ आहे योग्य वेळी योग्य ठिकाणी आवश्यक आणि सुखदायी वस्तू निर्माण करणे तिचा साठा करणे आणि तिची अदलाबदल करणे योग्य वेळी पिकाची कापणी करणारा शेतकरी योग्य वेळी जुराई करणारा राज योग्य पद्धतीने लाकडाचे काम करणारा सुतार आपले स्वयंपाकघर नीट नेटके ठेवणारी स्त्री हे सर्व खरे अर्थशास्त्रज्ञ असतात राष्ट्राची संपत्ती वाढवणारे हेच लोक आहेत जे शास्त्र याविरोधी असेल त्याला सामाजिक अर्थशास्त्र म्हणता येऊ शकत नाही अशा अर्थशास्त्रात एक माणूस धतूगोळा करत असतो आणि इतरांना त्या धातूच्या टंचाईत ठेवून स्वतः त्या धातूचा उपयोग करत असतो आपल्या शेतीचे आणि जनावरांचे किती पैसे मिळतील व तेवढे पैसे मिळाले की आपण पैसेवाले होऊ असा विचार करणारे लोक असतात आपल्याजवळील रुपयांमध्ये जितके पश्चिम आणि शेती मिळू शकेल तितकीच कि, त्या रुपयांची किंमत आहे असा विचार त्यांच्या मनात येतच नसतो त्याचबरोबर ते, ते लोक धातूजार रुपयांचा संग्रह करत असतात त्या पैशात किती मजूर मिळू शकतील याचाही हिशेब ते करत असतात ज्या माणसाजवळ सोने चांदी आणि अन्नधान्य इत्यादी असेल त्याला नोकराची गरज पडणारच परंतु त्याच्या शेजाऱ्यांपैकी कोणालाही सोन्या चांदीची वा अन्नधान्याची गरज नसेल तर त्याला नोकर कठीण होईल असे झाले तर त्या श्रीमंत माणसाला स्वतःचा स्वयंपाक स्वतः करावा लागेल स्वतःचे कपडे स्वतः शिवावे लागतील आणि स्वतः श्रम करून शेतीची लागवड करावी लागेल अशा परिस्थितीत त्याच्या सोन्याची किंमत त्याच्या शेतातील पिवळ्या दगडांपेक्षाही जास्त नसेल त्याच्या अन्नधान्याची नासाडी होईल कारण तो तेवढे अन्नधान्य खाऊ शकणार नाही परिणामी त्यालाही कठोर परिश्रम करून जीवननिर्वाह करावा लागेल अशा अवस्थेत माणसे सोने चांदी गोळा करणे पसंत करणार नाहीत खोलवर विचार केला असं लक्षात येते की दुसऱ्या माणसावर अधिकार मिळवणे आपल्या आरामाकरता नोकर ठेवता व्यापारी वा कारागीर यांच्या मेहनतीवर अधिकार मिळवणे असा पैसा मिळवण्याचा अर्थ होतो आणि हा अधिकार शेजार्याची गरिबी जितकी कमी वा अधिक असेल त्यास प्रमाणात प्राप्त होईल एका सुताराकडून काम करून घेण्याची इच्छा ठेवणारा जर एकच माणूस असेल तर तो देईल तेवढीच मजुरी त्याला घ्यावी लागेल असे काम करून घेऊ इच्छणारे चार पाच लोक असतील तर जिथे जास्त मजुरी मिळू शकेल तिथे तो सुतार कामा करता जाईल थोडक्यात सांगायचे तर शक्य असेल तितक्या अधिक लोकांना आपल्यापेक्षा गरिबीत ठे असा श्रीमंत होण्याचा अर्थ होतो अर्थशस्त्रज्ञांची अनेकदा अशी समजूत असते की अशा प्रकारे लोकांना अडचणीत ठवल्यामुळेच राष्ट्राचा लाभ होत असतो सर्व लोक कधीही सामान घेऊ शकत नाहीत परंतु अयोग्य पद्धतीनं लोकांमध्ये गरिबी निर्माण केल्यामुळे जनता दुःखी होत नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचण वा संपनता निर्माण झाली असेल तर त्यामुळे राष्ट्र सुखी होत